पंचतंत्र लेखक काशीनाथ अनंत जोशी आणि आग, पांडुरंग रामचंद्र ढमढेरे वाचक मिलिंद अव्हाणकर तंत्र पहिले मित्र दहावे रानात चंडीराव नावाचा एक कोल्हा राहत होता एकदा भयंकर भूक लागल्यामुळे तो काहीतरी भक्ष मिळवण्यासाठी एका शहरात गेला परंतु त्याला पाहिल्याबरोबर त्या गावातली कुत्री त्याच्या अंगावर धावून गेली आणि भुंकून भुंकून आणि तावे घेऊन त्या त्या त्या त्या त्याला त्यांनी त्राजी भगवान करून सोडले त्या कुत्र्यांच्या निळा रंग तयार करून ठेवला होता चंडीरव सरळ त्या पातेऱ्यात जाऊन पडला त्यातून तो बाहेर आला तेव्हा त्याचे सर्व अंग निळे झाले होते त्याचे रूप पलटल्यामुळे कुत्र्यांनी त्याला ओळखले नाही आणि त्यांच्यापासून तो बचावला व सरळ पुन्हा आपल्या रानातला निळा रंग नेहमी बसत असल्यामुळे चंडीरा त्याच्या ह्या अपूर्व रंगामुळे राहणारी वाघ सिंह वगैरे सर्व पशु भयभीत होऊन गेले त्यांना वाटले हा कोणीतरी नवीन त्याच्यापासून दोन हात दूरच राहावे असा विचार करून ते दूर लावू लागले चंडीराव होता त्याने सर्व पशूंना आश्वासन देऊन जवळ बोलावले व तो मोठ्या आढ्यतेने म्हणाला ह्या वनातील प्राण्यांना कोणीच राजा नाही असे पाहून ब्रह्मदेवाने मला येथे राज्य करण्यास पाठविले आहे माझे नाव कपुद्रुम आहे माझ्या राज्यात सर्व प्राण्यांनी आश्वासन ऐकून सर्व प्राणी आपापल्या जाती परत आले चंडीरावाने सिंहाला आपले आम्हा दिले वाघाला आपला शरीर रक्षक नेमले हत्तीला विडा करून देण्याचे काम दिले दे आणि लांडक्याला द्वार केले कोल्ह्यांना मात्र त्याने आपल्या दरबारात प्रवेश दिला नाही वाघ आणि सिंह रोज पशु मारून त्याच्या पुढे आदरपूर्वक काढून ठेव व हवा आपल्याला भाग ठेवून बाकीचा इतर दरबारी मंडळींना वाटून देत असे अशा सुखाने चालले होते परंतु एक दिवस तो आपल्या दरबारी मंडळींसह बसला असताना दूर कोठेतरी कोल्हे सुरू झाली ती कोल्हे कोई कानी पडता आनंदाने वेळा झाला त्याचे सबंद शरीर रोमांचित होऊन गेले त्याबरोबर आपण कोठे आहोत काय करीत आहोत त्याचे भांड ने ने को साथ सिंह वगैरह सर्व पशु आज पड़ा कर दमनको जो अपने कपुद्रम राजास नाश हो सर्व ऐक ही संजीवक अपने दुष्ट बुद्धि ने वगत अंगलकाला वाटेना दमनक संजीवका ने तुम्हारा मार्ग टाकने का निश्चय गला है तुम्हारा जो प्रत्यंतरण बढ़ा त्याचे उद्या तेव्हा उद्या दरबारात तो नेहमी सारखा तुमच्या डोळ न बसता अस्वस्थ नगरेने जे काय करायचं असेल ते करा असे बोलून दमनक पेटून निघाला तो थेट संजीवकाकडे गेला संजीवकाने त्याला मोठ्या पैमाने जवळ बोलावले आणि विचारले इतके दिवस होतात कुठे तू आणि तुझा चेहरा असा उतरलेला का आहे तुझे सारे ठीक आहे ना दमन त्याच्याजवळ बसून म्हणाला कसले आहे बरे निकाय सेवा धर्म करला, म्हणजे स्वतःविषयी विचार करण्यास कधी सवडच नसते सेवकांनी कष्ट करावे आणि नफा मात्र आहे दरिद्री मूर्ख, रोगी, प्रवासी आणि सेवक या पाच प्रकारची माणसे जिवंत असून मेल्यासारखी सेवकाला स्वतःला आवडेलचं अन्न कधीच मिळत नाही कोणतीही गोष्ट त्याला आपल्या इच्छेप्रमाणे करता येत नाही फार काय तर झोप घेणे सुद्धा त्याच्या ना हातात नाही सेवा वृत्ती म्हणजे श्वान वृत्ती म्हणतात परंतु कुत्रा सुद्धा मोकळेप्रमाणे हिंदतो फिरतो ते सुद्धा स्वातंत्र्य से सहन करावे तरी देखील वेतन देताना नालक जणू काय आपण धर्मादाय करीत आहोत अशा आविर्भावास वागतात दमनकाचे हे सेवक पुराणे कोण संजीवकाने विचारले अरे बाबा आज तू असे का बोलत आहे तुझा मनात काय आहे ते स्पष्ट सांग बहू मंत्र्याने आपले विचार उघडपणे सांगायचे नसतात दमलक म्हणाला त्यामुळे राजकार्याची हानी तर होते पण त्याला स्वतःला नरकास जाण्यास ते साधन होते नारद स्मृतींमध्ये तर असे सांगितले आहे की अशा मंत्र्याला देखदंडक योग्य आहे तथापि तू माझा मित्र आहे है, आणि माझ्यावर विश्वास ठेवून येथे आहे म्हणून सांगतो पिंगलकाच्या मनात तुझ्याबद्दल दुष्ट विचार आले आहे माझ्या देखत पिंगलक म्हणाला कि उऱ्या सुद्धा वध टरून सर्वांना मेलवानी देणार म्हणून मी त्याला पुष्पळ उपदेश केला की हा मित्रद्रोहतो हो आपण वचन दिलेले आहे म्हणून ब्रम्ह हत्या देखील प्रायश्चित्ताने पावन करता येते परंतु मित्रद्रोह्य नाही त्यावर तो रागाने गुरुगुद म्हणाला तो गवत खाणारा आहे आणि आपण सर्व मांसाहारी आहोत त्यामुळे स्वाभाविकच त्याचे आपले वैर वाईर। वैराला कोणी मोकळा सोडील का वैराला नाही करण्याचे साम दाम मार्ग आहेतच त्यात कसले पाप वैरी जरी आपला असला तरी त्याच्या वधाचे पाप नाही पूर्वी देखील दृष्ट धुन्न प्रदृती राजपुत्र धोकले असताना अश्वस्थानाने त्यांना मारलेच की नाही त्याचा हा निश्चय ऐकून मी तडक तुझ्याकडे आलो आहे आता माझ्यावर विश्वासघाताचा दोष यायला नको मी तुला सावध केले आहे तू आता तुला योग्य दिसेल ते कर दमनखाचे बोलणे ऐकून संजीवक वज्राघात झाल्याप्रमाणे मी स्तब्ध राहिला जरा वेळाने तो म्हणाला बिलंदर लोकांना स्त्रिया व राजे लोक कृपणाला धन व पर्वताला ढग धारशिणे असतात राजा आपल्या तो वाढेल असे म्हणणारा मनुष्य म्हणजे शिंदर असलेला बैलच वनात राहणे किंवा एक वेळ दीक्षा मागून उदरनिर्वाह करणे चांगले ठरेल परंतु अधिकार लोरूप माणसाचा छंद अधिक कोणाला मानवला आहे हरिणाचे मित्र हरिण गायीचे गाय मूर्खाचे मूर्ख आणि शहाण्याचे मित्र शहाणे हेच खरे साधारण द्वेष करणाऱ्याचे कशाने काहीही तरी समाधान होत नसते राग येण्यास त्यांना क्षुल्लक कारणही पुरत असते राजाची सेवा ही आळवावरच्या पाण्यासारखी असतील मित्रा पण अजून तरी तुला भय नाही दमनक म्हणाला छेछे तोच कसे असे बोलतो संजीवक म्हणाला दुर्जन कितीही राहण असले तरी त्यांच्यावर कधी विश्वास ठेवू नये काहीतरी उपायाने ते तुमचा लाट करणारच धूर्त लोक नेहमीच लांड्या लबाड्या करून आपला उदरनिर्वाह करीत कावळा कोल्हा इत्यादी दुष्ट आणि धूर्त प्राण्यांनी कुंटाची काय दशा केली माहीत आहे तुला हे कसे जमंडक म्हणाला ऐक तर असे म्हणून